श्लोक तिसरा ते जक्ष मद्रोह नावती संपदात ऐसे ते हि आले अग्निप्रवेशे परीप्राणेश्वरेशे न गणिची सती मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व ती हि अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला परंतु ती गोष्ट नवरेचे हेतूने करायची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला मोजितच नाही धावो आवडे पाण्याधी शून्याची त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषयाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने धावणे त्याला आवडते न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे निषेध त्याच्या आड येत नाही त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धीची आवड त्याच्या जीवत उत्पन्न होत नाही ऐसे ईश्वरा कडे निज धावे आपसया सया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धाव घेते अध्यात्मिकतेला म्हणतात आता सर्व हि साहात गरीम गर्वा नची क्षम जैसे नेणे आता आपण सर्व सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होईल ते कसे तर ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो तरी आपण सर्व केस धारण करतो याची त्यास खबरही नसते त्याप्रमाणे आणि मातली रोग अथवा योग प्रिया से। विषय सेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ती आधी बाहेर वाढली असता अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असतात अथवा प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा योग झाला असता यघवी या यांचा चिथोरू एके वेळे आलिया या पूरू तरी अगस्त्य का होऊन धीरू उभा ठाके या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता तो सहन करण्याला जे धैर्य अगस्ती होऊन उभे राहते म्हणजे प्रतिकार करण्यास तयार होते आकाशी धुमाची रेखा उठिली बहुवा आगळीका ते गिळी एकी झुळुका बारा जेवी आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळके सारखा गिरून टाकतो तैसे अधिभूत उपद्रवा पातले या पांडवा गिळून निघाली अर्जुन त्याप्रमाणे आधी भौतिक आधीदैविक व आध्यात्मिकता प्राप्त झाली असता त्या सर्वांना जे धैर्य गिळून टाकते आईसे ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्य जे चांगा करी धृती म्हणपे अवधारी तीय ते ग्रमाणे चित्तात गडबड होण्याची प्रसंगी जी सहनशील उचलून धरून चांगला पराक्रम गाजवते तिला धृती म्हणजे धैर्य असे म्हणतात ऐक आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची या सारखे शौच असे आता सोने शुद्ध करून त्याचे घागर केली व त्यात गंगेचे अमृत तुल्य पाणी भरून ठेवले त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आत बाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरी प्रमाणे शौच म्हणजे शुद्धपणे आहे जे आंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाह्य घडला आकारू शुचित्वा चा शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंतःकरणात खरा, खरा विवेक आहे म्हणजे आत्मानात विचार आहे तो आद बाहेर शुचित्वाची मूर्तीच बनलेली आहे का फेडीत पाप ताप पोखीत तीरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे अथवा गंगेचे पाणी जगाचे पाप ताप नाहीसे करीत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळते का जगाचे अंध्या फेडी श्रियेची राऊळे उघडीतू निघे जैसा भासवतो प्रदक्षिणे अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्य विकासी कमळ त्याचा विकास करीत सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो तैसी बांधिली सोडीत मुडाली काढित साकडी फेडीत आरताची त्याप्रमाणे अविद्यांनी बांधलेल्या मुक्त करीत संसार समुद्रात बुडलेल्या बाहेर काढीत व अध्यात्मादी दुःखांनी पिढलेल्यांच्या संकटांचे निवारण करीत किम बहुना दिवसराती पुढिलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशी जे फार काय सांगावे रात्रांदिवस दुसऱ्याचे सुख वाढवित वाढवीत आत्महितात प्रवेश करणे वाचून या प्राणी या अहित भागी, संकल ही संकल्पाची ही आडवंगी न करणे जे एवढेच काय पण आपल्या कामा प्राणी मात्रांच्या अहिताविषयी संकल्पाचीही आडकाठी जे न करणे म्हणजे आपल्या कामा कोणाही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची परवा नाही असा विचारही मनात जे न आणणे पै अद्रोहत्व ऐशी या गोष्टी ऐक सी जी या किरीटी ते सांगितले हे दिना अद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेनेही सांगितले आहे आणि गंगा शंभूचा माथा पाओनी संकोचे जेवी पार्थ तेवी मान्यपणे सर्वथ लाजणे आणि अर्जुना शंकराच्या मस्तकावर येऊन जशी गंगा संकोचित झाली त्याप्रमाणे स्वतः मानाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगित लय सिती ते बोल अर्जुना अमानित्व जे म्हणतात ते हे समज हे मी मागे तुला तेराव्या अध्यास सांगितलेच आहे तेच ते पुन्हा पुन्हा किती सांगू एवम इ सव्वीसे ब्रह्म संपद हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय याप्रमाणे या, या सव्वीस गुणांच्या रूपाने हे ब्रह्म ऐश्वर वास्तव्य करीत आहे मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे सव्वीस गुण जणू काय दिलेले गाव अगर इनामी जमीन आहेत ना ना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विण सगरांची दैवी गंगाची आली अथवा या सव्वीस गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्ती रूपी गंगा विरक्त पुरुष रूपी सगरांच्या दैवाने प्राप्त झाली आहे कि गुण कुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षा गळा गिवसत असे अथवा मुक्ती रुपी मुलगी या सव्वीस गुणवरूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधत आहे कि सव्वीस गुणज्योती उजळून आरती गीता आत्मया निजपती निरंजनाली अथवा सव्वीस गुणरूपी वाती पेटवून जणू काय आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवळण्याकरता आली आहे उघळी ती निर्मळे गुन्हे ये मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीत गीतारूपी गीतार समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपल आहे व त्या शिंपलेच्या शकलातून ही सव्वीस गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मोते आहेत काय बहुबानू ऐसी अभिव्यक्ती ये दैवी गुणराशी संपत्ती रूप फार काय वर्णन करू आपोप स्पष्ट होईल अशा रीतीने दैवी संपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले आता दुःखाची आतुवटली दोष काट्यांची आता दुःखाची बळकट वेली असून दोषरूपी काट्यांनी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो पैत्या ज्या त्याच्या लागे जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगली श्रोत्र शक्ती परंतु आसुरी संपत्ती हे त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करने करता ते जाणली पाहिजे म्हणून तू ती आसुरी संपत्ती कानांच्या चांगल्या बळाने ऐक तरी नरक थोरी आणा दोषी अघोरी मिळू आसुरी संपत्ती हे तरी नरकातील दुःख करता भयंकर दोषांनी जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ती होती दोषांचा तैसा अथवा सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकुट विष असे नाव आहे त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लगडीला आसुरी संपत्ती हे नाव आहे श्लोक चौथा दंभो दर्पो दर्पोभिमानश क्रोध पारुष्योध निष्ठुरता अज्ञान हे गुण आवसुरी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात तरी तयाची आसुरा दोषा माझी जयावीरा वाढपणाचा डांगोरा तो अर्जुना त्या आसुर दोषा मध्ये ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो दंभ असा आहे कारण होय ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणेच पावन करणारी आहे परंतु लोक तिची उघडउडपणी निर्बत्सन केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होती का विद्या गुरुपदिष्ठा बोभाई लिया चौहटा इष्टदा परी हे तू होती अथवा गुरुने उपदेशलेली ब्रह्मविद्या ही इष्टफल देणारी खरी परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याणच कारणीभूत होते पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतीरी ते नावची बांधिली आिरी बुडवी जैसी आपण स्वतः महापुरात बुडत असता जी नाव आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोहोचवते ती नावच आपण डोक्यावर बांधली असता जशी आपणाला बुडवते तरी अन्नची पंडूसुता होय विष अर्जुना जगण्याला कारण जे अन्न ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले असता अजिर्णामुळे ते अन्नच विषयासारखे मारक होते होय त्याप्रमाणे इहपरालोकी सहाय्य करण्यास झालेला जो धर्म तो प्रसिद्ध केला असता तो तारणाराच धर्म पातकाला कारण होतो म्हणून वाचेचा चौबारा घातली धर्माचा पसरा, धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाण म्हणून आपण केलेल्या सर्व धर्मांचा विस्तार वाचे चव्हाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ असे समज आता मूर्खाची ये अक्षराचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरी झे आता मूर्खाच्या जिभेवर अक्षराचा शिंतोडा पडला असता म्हणजे त्याला चार अक्षरे आली असता तो ब्रम्हदेवाच्या सभेमध्ये समाधान पावत नाही म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो का मा गजपती हि थोडा का काटीए वरिलिया सरडा नीच अथवा तबेला ठेवणाऱ्या लोकांचा तबेल्यातील ठाणबंदी घोडा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेच मानतो अथ्वा काटेरी स्वर्ग हे गवताच्या जळनाने जशा अग्निच्या जीवाला आकाशात धावतात अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजित नाही तैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती एके विद्या स्तुती बहुतमाने एका चे पराणाने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो तसा जो स्त्रिया धन विद्यास्तुती स्तुती व बहुमान यांनी मस्त होतो अभ्रछायेची जोडी निदैवू घर मोडी मृगांबू देखो निफोडी पाणी आडे मूर्ख ढगांची छाया मिळाली असता जसा निर्दैवी पुरुष आपले घर मडतो अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो किंबहुना ऐसेने ऐसे, दर्पू गा अनारिसे न बोले घे काय सांगावे संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने जे मस्त होणे तोच दर्प आहे असे समज वेगळे काही बोलायला नको आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूजू जगी एक तेजसु सूर्यची हा आणि सर्व जगाच्या विश्वासाचे ठिकाण एक वेद आहे अथवा सर्व विश्वाचा एका ईश्वरावर पूज्य भाव आहे या जगात तेजस्वी असा एक निर्विवादपणे ज्याप्रमाणे सूर्यच आहे जगस्पृहेस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पढीये अथवा सार्वभौम राजाची गादी हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते मनोनी जरी उत्साह आहे या ते जाये कि ते आई कोणी मत्सरू वागो लागे जगाचा वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे व ईश्वर जगाला वंदे आहे म्हणून जर आनंदाने कोणी याचे म्हणजे वेद व ईश्वर यांचे वर्णन करू लागले तर ते ऐकून यांच्याविषयी मत्सर वाहतो व वा गर्वाने फुकतो मने ईश्वरा ते खाये तया वेदा विशुय गौरवा माझीत राये भंगीत असे तो म्हणतो मी ईश्वराला खाईन त्या वेदाला बीज घालीन आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपले बळ नाहीसे करतो पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती का टिटी भेने अपामपती वैरी केला पतंगाला दिवेची ज्योत आवडत नाही काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो अथवा टिटवीने समुद्रशी वैर मांडले तैसा अहम नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाहेबती झाली त्याप्रमाणे मी या नावाचा भूलीने त्याला ईश्वराचे नाव ही सहन होत नाही व वेदाला म्हणतो मला ही एक सवतच झाली ऐसा मान्यतेचा पुष्ट अभिमानू परम रवरवाचा रुढ मार्गची तो हा अशा प्रकारे त्यास मान्यतेचा असा मोठा ताठा असतो व तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा पुरुष समजावा आणि पुढिलांचे सुख देखनियाचे होय क्रोधाचे विख मनोवृत्ती आणि दुसऱ्याचे सुख पहावयाचे निमित्त झाले कि वृत्तीत क्रोधाचे विष चढ शीतळाची ये भेटी तातला तेली आगी उठी चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो अथवा ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळत असतो विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदयला देखोनी सबळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे त्या सूर्याच्या योगाने विश्वाचे आयुष्य उजळते तो सूर्य प्रातकाळी उगवलेला पाहून पापी घुबड्याचे डोळे फुटतात जगाची सुख पहाट चोरा मरणाहून हो जगाला पहाट झाली की सुख होते परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते अथवा सर्पामध्ये दुधाचे काळकूट विष होते अगाधे समुद्र जळे अधिक जळे वडवागणी न शांती कही वडवागणी जसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो तसा तो अधिकाधिक बडकतो त्याची कधी तृप्ती होत नाही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढील दैवे तवतव रोषू दुनावे क्रोधू तो जाण त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर इत्यादी काग्ये जो जो पाहतो तो तो संताप दुप्पट होतो तो क्रोध समज आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराजांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची आणि ज्याचे मन सर्पाचे वारुळ असते म्हणजे ज्याच्या मनात घातक संकल्प असतात ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी आहे व ज्याचे बोलणे म्हणजे निखार्यांची वृष्टीच होय ये क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सभाय खसासीत जयाचे गा इतर ज्याच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या मनुष्यामध्ये अधम आहे असे समज तो कठीणपणाची मूर्ती आहे आता अज्ञानाचे लक्षण आहे तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा ज्यान धुतो तरी ज्याप्रमाणे दगड थंड व उष्ण या स्पर्शांचा भेद जाणत नाही अथवा जन्मांध जसा रात्र व दिवस हा भेद जाणत नाही आगी उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परिसर येणे सोनया लोहा अग्नी खावयास उठला म्हणजे जसा खाण्याचे कामे योग्या योग्य म्हणत नाही अथवा परीस हा लोखंड व हे सोने यांचा भेद जाणत नाही नातरी तरी नाना ना रसी रिगोनी दरवी जैसी परी रसा स्वादासी नेणे जेवी अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसात प्रवेश करते पण ती रसाची रुची जाणत नाही कावारा वारा जैसा पारखी मार्गा मार्गा विखी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंध जे अथवा वारा जसा मार्गामार्गाची परीक्षा करणारा नसतो म्हणजे वारा जसा बऱ्या मार्गाने वाहत असतो त्याप्रमाणे कृत्या विचारांविषयी जे आंधळे पण असते हे चोख हे मैळ ऐसे नेनो निया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली हे स्वच्छ हे मळकट असे न जाणून लहान मुल जी वस्तू पाहते ती केवळ मुखातच घालते करोनी खातीचे दशा त्याप्रमाणे पाप व पुण्य यांची सर भेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीच्या व्यापारास ती चांगली वाईट असे काहीच तारतम्य कळे नसे होते अशी जी परिस्थिती ती ये नाम अज्ञान या बोला नाही आन एव सान्ह सांगितले तिला अज्ञान हे नाव आहे या बोलण्यात काही अन्यथा नाही अशा प्रकारे दंभाधी सहा हि दोषांची लक्षणे सांगितली इच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभ गे अंगी अंगसाने या दंभाती सहा दोषांच्याच संगानी ही आसुरी संपत्ती बलवान झाली आहे जरी ही सहाच दोषांनी बनलेली आहे ही कमी समजू नये ते कसे तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर रसला तरी तिच्यात कामेच्छा फार असते काती घा बन्नीची पाहती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करू पुरे अथवा तीन अग्नींची पंगत म्हणजे प्रलयाग्निद्युताग्नि वडवाग्नी यांची पंगत म्हणजे यांची संख्या पाहता ते थोडे आहेत असे वाटते पण ते जर खायला निघाले तर त्यांना प्राणाहुती करायला विश्वही शरण त्रिदोशी न चुके मरण तया तिही दुनी जाण चाला असता ब्रह्मा देवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही त्या तीन दोषांची हे सहा दोषी दुप्पट आहे असे समज मग हे किती भयंकर असतील इ दोषी संपूर्ण ची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे या संपूर्ण सहा दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही परिक्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी का येती निंदका पासी अशेश पापे परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात मरणाराचे अंग पडिघाती अघवे रोग का कुमुहूर्ती दुर्योग एक मरणारे पुरुषाचे शरीर जसे सर्व रोग व्यापतात अथवा वाईट मूर्तांचे ठिकाणी अथवा शेळीचे आयुष्य संपत आले म्हणजे तिला सात नांग्यांच्या इंगळीचा योग व्हावा त्याप्रमाणे हे सर्व च्या सर्व साही दोष ज्याचा नाशकाल येतो त्याला प्राप्त होत विश्वासाला आतू डबीजे चोरा क्षीणला एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्यास जसे म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावे अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्याला जसे महापुरात घालावे त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचे अकल्याण केले जाते मोक्ष मार्गाकडे पडे तईनची आयसे म्हणून मोक्षाच्या मार्गाने जाणार दंबाधी सहा दोषांचा शिंतोडा पडला म्हणजे त्यांचा त्या त्यां मोक्ष मार्गा थोडा जरी संबंध आला तर मी संसारातून निघणारच नाही असे म्हणून तो संसारात बुडी देतो अधमायोनीचा पाऊटी उतरत जो किरीटी स्थावर हि तळवटी बैसणे घे अर्जुना जो अधमयोनींच्या पायऱ्यांनी उतरत उतरत अधम योनीत योनी खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनीच्याही तळापर्यंत येऊन पडतो हे असो तया चाठाई मिळवणी साही दोषीही आसुरी संपत्ती पाही वाढवी जे हे बोलणे राहू दे हे सहा दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी असुरी संपत्ती वाढवली जाते पहा ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्ध जनी सांगितली या चिन्हे वेगळाला अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या श्लोक पाचवा दैवी संपत बिमोक्षाय निबंधाय सुमता संपदम दैवी जातो सी पांडव दैवी संपत्ती मोक्षाला कारण होते आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे मानलेले आहे हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती जन्माला आलेला आहेस इ या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण या दोह मधली पहिली जी दैवी संपत्ती म्हणून म्हटलेली आहे ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असे समज ये रीजे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा इतर दुसरी जी आसुरी संपत्ती ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी म्हणजे बेडीच आहे परी हे आई कोणी भय घेसी हो मने काय रात्री चा दिने परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित तू मनात भय घेशील हो तर तुला भय घ्यायला नको का तर दिवसाने रात्रीचा धाक धरावा का हे आसुरी संपत्ती तया बंधाला गी धनंजया जो साही दोषाय आश्रो हो अर्जुन ही आसुरी संपत्ती त्याला बंधनकारक होते कि जो या सहा दोषांना आश्रय होतो तू तांडवा सांगितले तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाच म्हणून जन्मलेला आहेस म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या हो नि या वे उवा म्हणून अर्जुना तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो